सर्ग आठ श्री वाल्मिकी सांगू लागले विश्वामित्रांचे भाषण ऐकून तो राजश्रेष्ठ दशरथ राजा त्यानंतर थोडा वेळ काय उत्तर द्यावे हे न सुचून निश्चे राहिला शिवाय रामाची उदासीन अवस्था माहिती असल्यामुळे हे एवढे मोठे कार्य रामाला करता येणार नाही असेही त्याच्या मनात आले तो दशरथ राजा दीनवाणीने म्हणाला राजे व रामाच्या वयाला आत्ताच कुठे सोळा पूर्ण झालेली नाही तेव्हा तो राक्षसांची युद्ध करू शकेल असे मला वाटत नाही मी माझ्या अक्षरणी सैन्याचा सैन्यासह मी स्वतः राक्षसांबरोबर युद्ध करण्यासाठी आपल्या समयेत येतो हे माझे सैनिक शूर असून माझ्या अधिकारात आहेत त्याचप्रमाणे ते विचार करून युक्तायुक्त सांगण्यातही कुशालच मी सुद्धा त्या सर्वांचे रक्षण करण्याकरता प्रत्यक्ष रणांगणात धनुष्यबाण हातात घेऊन उभा राहण्यास सिद्ध आहे अशा महिंद्रापेक्षा शत्रूबरोबर युद्ध करण्यास मी सिद्ध आहे सिंह जसा मत हत्तीशी झुंज देतो तसा मी शत्रूशी झुंज देईन पण माझा राम हा अजून लहान असून सैन्यातील लोकांचे बलाबल तो जाणत नाही अंतपुराबाहेर जाऊन त्याने अजून प्रत्यक्ष रणभूमीचे दर्शन घेतलेले नाही त्याला शस्त्रांची विशेष माहिती नाही की युद्धकलेचेही निषेध नाही समरांगणात शूर सैनिक ज्या अस्त्रांचा वापर करतात त्यांची त्याला अद्याप ओळख झालेली नाही आजवर केवळ नगराबाहेरील वन उपवना उपवनात लताकुंजात असे खेळण्याचे त्याचे दिवस गेले आपल्या बरोबरीच्या राजकुमारांसह राजमंदिराच्या प्रांगणात खेळण्याचे तर त्याला ज्ञान आहे याशिवाय अहो ब्रह्मन माझ्या दुर्भाग्याने सांप्रत त्याची स्थिती फारस दयनीय झाली बर्फाच्या योगाने कमले जशी तेजोगीन होतात तशी त्याची शरीर कृष झाली त्याच्या तोंडावरही पांडुरता आली खाण्यापिण्यात वा राजमंदिरात आतल्या आत खेळण्यात आत असही त्यांचे आलीकडे लक्ष लागत नाही झाले तो आतल्या आत खेद करीत असून त्याचे बाहेरील सर्व व्यापार बंद झाले बरे आपल्या स्थिती संबंधाने तो कोणाला काही सांगतही नाही मी स्वतः माझ्या पत्नी आणि सेवक असे सर्वजण करता हवे ते करायला तयार आहोत परंतु अह मुनिवर्य शरद ऋतूतील मेघ ज्याप्रमाणे निसार म्हणून निष्फळ ठरतात त्याप्रमाणे रामाची स्थिती सुधारण्याच्या बाबतीत आमचे प्रयत्न अयशस्वी आता निष्फळ झाले माझ्या प्रिय पुत्राची रामाची शारीरिक स्थिती अशा प्रकारची आहे तो वयाने लहान आहेच शिवाय त्याची मनस्थिती अशी खिन्न आणि अशक्त आहे तेव्हा अशा अवस्थेत त्याला राक्षसांबरोबर युद्ध करण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर कसा बरे पाठवू हे बुद्धिमान मुनी श्रेष्ठा पुत्र स्नेहापुढे तरुण स्त्रीच्या अलिंगनाचे सुख अमृताची किंवा राजाची प्राप्ती यासारख्या सुखांची काय किंमत आहे पुत्र स्नेहासाठी अत्यंत घोर अशी क्लेशदायक तपेही मनुष्य आचरतो त्यासाठी आपले प्राण ध्वन पत्नी, पत्नी यांचा सहज त्याग करण्याला मनुष्य तयार होतो पण आहो मुनीश्रेष्ठ पुत्राचा त्याग करायला मात्र कोणीही सिद्ध होत नाही हा तर जीव मात्रांचा स्वभावच आहे शिवाय ते राक्षस अतिशय क्रूर असून कपट युद्धात मोठे निपुण असतात अशा त्या राक्षसांबरोबर रामाने युद्ध करण्याची ही गोष्ट मला ने राक्षसांचा वर तर होणार नाही माझा अशा दोघांचा कारण रामापासून वियोग होताच मी एक क्षणभरही जगू शकणार नाही यामुळे आपण रामाला न नेणे हेच आपल्याला योग्य ठरेल मला हे जे चार पुत्र झालेत ते नऊ वर्षे आयुष्य संपून गेल्यावर मला मोठ्या कष्टाने प्राप्त झाले त्या चौघा कमला कमलायन राम मला विशेष प्रिय आहे तो राम गेल्यानंतर माझे इतर तीन पुत्र ही जगू शकणार नाही अशा ह्या रामाला आपण राक्षसांकडे घेऊन गे गेला, म्हणजे मी पुत्रहीन अवस्था येऊन जीवित संपविले म्हणूनच समजला माझ्या चारही पुत्रामध्ये रामावर माझे अत्यंत प्रेम आहे तो सर्वात ज्येष्ठ असून मूर्तिमान धर्मच आहे रामला राक्षसा मुनि चतुरंग सैन्य सह घसा पराक्रम केवड़ा है मुल्प कसे सैन्य कि सर्व गोषी संबंधी कपट युद्धात निष्णात असणाऱ्या त्या राक्षसांचा प्रतिकार माझ्या रामाने किंवा मी कशा प्रकारे करावा हेही हे आपण मला सांगा ते राक्षस आपल्या वीर्याने फार उन्मत्त झाले हे तर सर्वांना प्रसिद्ध आहे पुत्र आणि वैश्रवणाचा बंधू असा एक रावण या नावाचा महापराक्रमी राक्षस तर सर्वांनाच ऐकून ठाऊक तो दुरात्मा दुर्बुद्धी राक्षस जर आपल्या यज्ञात विघ्न करत असेल तर त्याच्याबरोबर युद्ध करण्यास आम्ही असत या भूतला काळी अशा ज्या महापराक्रमी विभूती उदयाला त्या कालवघात लय पावतात रावण हा तसा विभूतीपैकीच एक आहे अशा शत्रू युद्धासाठी उभे राहण्यास आजच्या घटकेला तरी आम्ही समर्थ असू नये असा दैवाचा संकेत आहे तेव्हा अहो ब्रह्मन आपली विनंती मला दुर्भाग्याला मान्य करणे शक्य नाही याबद्दल राग न मानता माझ्या प्रिय पुत्रावर आपण कृपा करा त्या रावणाची वीर शक्ती एवढी विलक्षण आहे की देव दानव गंधर्व यक्ष नाग यापैकी कोणीही त्याच्याबरोबर युद्ध करू शकत नाही मग सामान्य मनुष्याची काय ज्या रावणाने युद्धात इंद्रादी देवांचे वीरही हरण करून टाकले अशा त्या रावणाबरोबर आमच्यासारख्याने सुद्धा युद्ध करणे शक्य नाही मग बालकाने त्याच्यासह युद्ध करणे कसे शक्य आहे दुसरी गोष्ट अशी की काल हा सज्जना काही वेळा निर्बल करून टाकीत असतो सांप्रत राघवाची स्थिती तशीच झाली आहे वृद्धपणे जर्जर होणाऱ्या माणसाप्रमाणे तूर्त बालवायातच त्याची स्थिती तशी झाली आहे आता आपण कदाचित मधुदैत्याचा पुत्र लबण हा आपल्या यज्ञात विघ्न आणि असे सांगाल तरी परंतु तशा स्थितीत मी माझ्या प्रिय पुत्राला तिकडे पाठवणार नाही एखाद्या वेळी सुंदर ब सुंद राक्षसांचे पुत्र जे यमाप्रमाणे पराक्रम आहेत ते आपल्या यज्ञामध्ये विघ्न करत असतील त्याही बाबतीत मी माझ्या पुत्राला पाठवायला तयार होणार नाही आता अशा परिस्थितीत मी रामाला आपल्या स्वाधीन करण्यास तयार नसतानाही आपण जर तपोबराने त्याला माझ्याकडून हिरावून देणार तर आपण मला मारल्यासारखेच होणार आहे कोणत्याही स्थितीत मी मेल्याशिवाय होऊ शकणार नाही या प्रकारे मृद भाषण केल्यावर आणि विश्वामित्रमुनीच्या म्हणण्याप्रमाणे रामाला त्यांच्या स्वाधीन करावा की न करावा या संबंधाने मनात शंका निर्माण झाल्यावर दशरथाला कोणताच ठाम निश्चय करता येईना सागराला भरती आल्या वेळी त्याच्यावर मोठमोठ्या लाटा उसळू त्याची जशी स्थिती होते तशीच व्याकुळ स्थिती मोहामुळे त्या महात्मा दशरथाची होऊन गेली इथे श्री वासिष्ठ महारामाणे वैराग्य प्रकरणे अष्टमसर्ग